स्कंद देवीशी युद्ध, त्या शिवाने वर दिला होता, तो असा की, होऊन वेगाने रणात उतरला गरुडावर आरूढ झालेल्या कमलनयन वैष्णवी शक्तीवर रक्तबीजाने प्रहार केला पण वैष्णवीने आपल्या गदेने त्या शक्तीचे चूर्ण केले तिने रक्तबीजावर चक्राचा प्रहार केला त्यामुळे रक्तबीजाचा रक्ताचा प्रवाह चालू झाला पण त्यामुळे त्याच्या प्रत्येक बिंदूतून राक्षस उत्पन्न होऊ लागले तेव्हा इंद्रायणीने क्रुद्ध होऊन त्या दानव श्रेष्ठावर वज्रप्रहार केला पण त्यामुळे त्याच्या देहातून पुन्हा जास्त रक्त व्हावू लागले त्यातून आणखी राक्षस निर्माण होऊ लागले हे सर्व राक्षस रक्तबीजाप्रमाणे बलाढ्य होते तेव्हा ब्राह्मणी क्रुद्ध झाली तिने ब्रानेवरीने त्रिशुला त्या राक्षसाला विदीर्ण केले नरसिंहाने नखांनी त्याला ओरबाडले वारा हिने मुखाने त्याच्यावर प्रहार केले कौमारीने त्याच्या वक्षस्थलावर असंख्य प्रहार केले त्यामुळे रक्तबीज अधिक क्रुद्ध झाला त्याने त्या देवतांवर वेगवेगळ्या आयुधांनी प्रहार केले पण चंडिकेने तीक्ष्ण बाणाने त्याची आयुधे तोडली पण त्याच्या देहातून जो जो रक्त वाहू लागले तो तो त्यातून राक्षस निर्माण होत रक्तबीजाच्या रक्तबिंदूतून उत्पन्न होणाऱ्या राक्षसांनी सर्व जग व्यापले ते अनेक रक्तबीज अवलोकन करताच देव भयचकित झाले ते अत्यंत निराश आणि शोकमग्न होऊन गेले ते आपापसात आप म्हणाले अहो हे हजारो रक्तबीज उत्पन्न होत आहेत पण येथे ही काली ही चंडी इतर देवता ह्या एकट्याच आहेत आता ह्या सर्व रक्तबीजांच्या सहाय्यासाठी शुंभनिशुंभ जर रणात आले तर निभाव लागणे कठीण खरोखर महाभयंकर संकट उत्पन्न झाले आहे अशा प्रकारे देव चिंता करू लागले तेव्हा कमलनेत्रा अंबिका म्हणाली हे च्या मुंडे तू सत्वर आपले मुख विस्तृत कर माझ्या प्रहाराने बाहेर पडणारे रक्त पिऊन टाक आता रक्ताचा एकही बिंदू भूमीवर न पडेल असे करणार नाही आता मी या दैत्यांचा वध करते आपण दैत्यांचा नाश करू आणि या त्रैलोक्याचे राज्य आपण इंद्राला अर्पण करू नंतर रणांगणात अंबिका रक्तबीजांवर प्रहार करू लागली त्यांच्या जखमातून निघणारे रक्त काली घटाघट पिऊ लागली अंबिका खडग आणि मुसल यांचे प्रहार करून कृत्रिम राक्षसांचा वध करू लागली वधलेल्या राक्षसा चामुंडाने भक्षण केले यामुळे राक्षस उत्पन्न होण्याचे थांबले आता शेवटी फक्त तो श्रेष्ठ रक्तबीजच रणात शिल्लक राहिला देवीने रक्तबीजाच्या शरीराचे सत्वर तुकडे केले कालीने त्याचे रक्त सत्वर प्राशन केले अशा प्रकारे रक्तबीजाचा उत्पन्न झालेल्या दानवांना चामुंडाने भक्षण केले सिंहानेही अनेक दानव ठार केले आता आम्ही थोडेच शिल्लक आहोत हे राजा, हो। हे राजा दैत्य दानव गंधर्व असूर पक्ष पक्षग उरग राक्षस ह्या सर्वांना ती अंबिका अवध्या आहे रणामध्ये सर्व देवांच्या शक्ती तिला सहाय्य करीत आहेत तेव्हा अजूनही तू योग्य विचार कर आता त्या देवी बरोबर वैर न करता सत्वर संधी कर कारण ती आदिशक्ती असून देवकार्य सिद्धीस नेणारी आहे राक्षसांच्या या भाषणामुळे शुंभाचे ओठ क्रोधाने स्फुरण पावले कानाने मोहित होऊन तो म्हणाला हे भेकडा नो तुम्ही पाताळात जा स्वपराक्रमाने राज्याचा उपभोग घेतला एखाद्या क्षुद्र स्त्रीला भिवून मी पलायन करणार ना नाही माझे अनुयायी मृत्युमुखी पडले आता युद्धात कीर्ती मिळवण्याकरता मरणालाही ना भिणार नाही कारण यश दुर्लभ असते हे निशुंभ आता मी रणात जातो त्या स्त्रीचा वध केल्या मी परत येणार नाही ना निशुंभ म्हणाला आता मीच त्या दुष्टकालीचा वध करतो त्या अंबिकेला घेऊन येतो हे राजेंद्र तू निश्चिंतस अरे कोणीकडे ती पोरगी आणि कुठे वीरवान बाहू म्हणून हे बंधू त्या स्त्रीला आणल्यावर तू तिचा उपभोग घे तुझ्यासाठी मी त्या जगदात्रीला घेऊन येतो असे म्हणून तो मदोन्मत्त निशुंभ एका विस्तीर्ण रथावर आरूढ होऊन आपली आयुधे सरसावून वायू वेगाने रणात उभा राहिला अद्याय एकोतीसावा समाप्त